स्कंध बारावा अध्याय दहावा मणिद्वीपाचे वर्णन व्यास म्हणाले ब्रह्म लोकाच्या वर सर्व लोक आहे तेच मणिद्वीप होय तेथेच ही देवी विराजमान झाली आहे तो लोक सर्वात विस्तृत आहे अंबिकेने स्वतःच तो निर्माण केला मूल प्रकृतीने स्वतःचे निवासस्थान म्हणून प्रथम त्याची उत्पत्ती केली तो कैलास वैकुंठ याहूनही उत्तम आहे त्रैलोक्याच्या छत्रीप्रमाणे हा लोक आहे हा भवसंताप नष्ट करतो सर्व ब्रह्मांडात हाच लोक छाया रूप आहे याच्या आश्रयाखाली सर्व ब्रह्मांडे आहेत तो गहन आणि विस्तीर्ण आहे मणीत द्वीपाच्या हो बाजूस अमृत समुद्र आहे त्यात शेकडो लाटा उसळत असतात त्यातील वाळू रत्नाप्रमाणे स्वच्छ आहे लाटांमुळे त्यात, त्यात नित्य नवीन लहरी उत्पन्न होतात ते द्वीप अनेक ध्वजांनी युक्त आहे समुद्रातून नित्य नावा फिरत असतात रत्नांचे वृक्ष आहेत असा सुधाक समुद्र तेथे आहे त्याच्या पुढे अत्यंत उंच आणि विस्तृत असा लोखंडी कोट आहे तेथे सर्व बाजूंनीपुण रक्षक राहतात त्याला चार द्वारे असून शेकडो द्वारपाल आहेत देवी भक्तगणांनी कोट परिवेष्टीत आहे जे देव जगदीश्वरीच्या दर्शनास येतात त्यांचे गड आणि वाहने तेथे ठेवतात कोटाच्या आतून त्यांना पायी जावे लागते घंटा नाद होता घोड़े खिंका भरख्य दाटी मुख्य को शब्द स्पष्ट ऐक नहीं असा तो कोट है ठीक उदकानी सरोवरे भर ले अनेक रत्ना बागा तिथेपुढ़ू या मंडला दुसरा कोट है त्याचे शिखर आकाशात भिडले आहे तो गोपुरे आणि द्वारे यांनी युक्त आहे वृक्षाच्या सर्व जाती तेथे आहेत फणस बकुळ लोध्र क्हेर शिंच देवकारू कांचन आम्र सुमेरू औंट रानवांगी लवंग रिंगणी लालमुचकुंद वेली कंदवृक्षल तमाल साल कंकोल नागरमोथरा सुरंगी पिलुवृक्ष सार्ज कर्पूरं अश्वकर्ण हस्तिकर्ण, तालकर्ण डाळिंबी गणिका बंधुजीवा डांबीर काटेशेवंती चाफा सुवर्णवृक्ष कालगरुवृक्ष चंदन खजुरी जुई मार्वेल ऊस चिकाल खैर चिंच बिबवा एरंड कूड बिलवृक्ष तुलसी मोघरी इत्यादी वृक्षवेली तेथे आहेत कोकिलांच्या रवाने भरलेले भ्रमराच्या गुंजारवाने युक्त असे वृक्ष तेथे आहेत अनेक पक्षी तेथे क्रीडा करतात पारवे पोपट सारिका हंस असे पक्षी तेथे सुवासिक वनात नेत्य असतात हरणांचे कळप पळत असतात मधांचा स्त्राव करणारे वन केकारावामुळे भरून गेले आहे कांस्य कोटाच्या पुढे ताम्रकोट आहे तो चौकोनी आणि सात योजने उंच आहे त्या कोटात कल्पवृक्षाची बाग आहे प्रमाणे तेजस्वी फळे पत्रे आणि रत्ने असलेली फळेचा सुगंध दहा योजनेपर्यंत पसरतो त्या वनाचे रक्षण वसंत ऋतू करतो त्याला मधुश्री आणि माधवश्री अशा दोन भार्या आहेत तो प्रसन्न वदन आहेत गंधर्वांच्या गायनाने वन निनादून जाते वसंत लक्ष्मीने युक्त असलेले ते वन कामी पुरुषांना प्रेरणा देते ताम्रकोटाच्या पुढे सात योजने उंचीचा शिशाचा कोट आहे दोन कोटांच्या मध्ये संतान कल्पवृक्षाची वाटिका आहे त्यांच्या पुष्पांचा सुवास दहा योजने पसरतो त्यावर सुवर्णासारखी पुली येतात अमृताप्रमाणे मधुर फळे असतात हे राजा त्या बागेचा नायक ग्रीष्म ऋतू असून शुकश्री आणि शुचिश्री त्या दोन भार्या त्याच्या आहेत संतापने त्रस्त लोक त्याच्या छायेखाली बसतात सिद्धांनी परिवेष्टीत नाना देवी करकमला पुष्पमालानी विभूषित झालेल्या शीतल उदकात शरीरे चंदन द्रवाने चर्चिली आहेत अशा बसलेल्या स्त्रियांनी तो कोट सुशोभित आहे त्या शिश्याच्या कोटाच्या पुढे पितळेचा सुंदर कोट आहे तोही सात योजने दीर्घ आहे या दोन कोटांमध्ये सुंदर हरिश्चंदन वृक्षाची बाग आहे त्या बागेचा मेघवाहन स्वामी आहे त्याचे नेत्र विजे प्रमाणे हो गर्जना करणारा आणि इंद्रधनुष्य ज्याच्या जवळ आहे असा तो वर्षत आपल्या गणांसह हजारो उदकधारांचा तिथे वर्षाव करीत असतो वर्षा ऋतूच्या नभ श्री स्वरस्या रस्स्यमालिनी अंबा दुला निरत्नी आभ्रमंती मेघयंतिका वर्षयंती चिबुणिका आणि वारीधारा अशा बारा शक्ती आहेत येथे नद्या आणि नद यांचे प्रवाह मोठ्या वेगाने वाहत असतात विषयी मनुष्याच्या चित्ताप्रमाणे कलुषित उदकानी परिपूर्ण अशी अनेक सरोवरे आहेत तेथे तेथे देवी नाना करना रे, देव अनि सिध्ध ते ते देवीस अनेक वापी, कूप, तड़ा गर्पन ते, ते, ते कोटापुढ़ा एक पंचलोहा को जवर मंदार वृक्षा ती अनेता व्यापारीचित्र पल्लवानी सुशोभित है या ठिकाणी शरद ऋतू अधिकारी आहे त्याच्या ईशलक्ष्मी आणि ऊर्जा आहेत पुढे सात योजने दीर्घ दैदिप्यमान आणि महाशृंगाने युक्त असं रुपयाचा कोट आहे या पोटाजवळ पुष्पांच्या गुच्छांनी युक्त अशी पारिजात वृक्षाची बाग असून त्यांची फुले दहा योजनेपर्यंत सर्व प्रदेश सुगंधी करून सोडणारी असतात ती पुष्पे देवी कर्म करणाऱ्या सर्व गणास आनंदित करतात तेथे हेमंत ऋतू अधिपती आहे तो आपल्या सर्व गणांसह आणि आयुधांसह सर्व कामी जनांना आनंदित करीत असतो सहश्री आणि सहस्य सहस्य अशा त्याच्या दोन भार्या आहेत देवी प्रित्यर्थ वरत करणारे सिद्ध त्याच्या जवळ राहतात त्या रुपयाच्या कोटापुढे सात योजने दीर्घ असा एक सुवर्णाचा कोट आहे तो तापलेल्या सोन्याचा केलेला आहे त्याच्याजवळ पुष्पे आणि पल्लव यांनी सुशोभित अशी कदंब वृक्षाची बाग आहे तेथे कदंबजन्य मद्याच्या हजारो धारा पडत असतात त्याचे यथेच प्राशन केले असता आत्मानंदाचा अनुभव येतो तेथील महोदय रूप शिशिर ऋतू हा अधिपती असून त्याच्या तपश्री आणि तपस्य श्री अशा दोन भार्या आहेत हा शिशिर ऋतू त्या दोन भारसह ना आणि इतरही तेथे असतात त्या सुवर्ण कोटाच्या पुढे सात योजने दीर्घ आणि ज्याची आकृती कुंकवाप्रमाणे तांबडी आहे असा एक पुष्परागाचा कोट आहे तेथील भूमी वने आणि उपवने ही सर्व पुष्परागमय आहेत त्या रत्नाकार वृक्षांच्या मुळाशी असलेली अळी सुद्धा पुष्परागमयच आहे ज्या रत्नांचा तो कोट बांधला आहे त्याच रत्नांचे त्याच्या खाली वृक्ष पक्षी भूमी आहे तेथील उदकही त्या, उदक त्या रत्नांच्या रंगाचेच दिसते मंडप मंडपाचे स्तंभ सरोवरे कमले इत्यादी सर्व त्या रंगाचेच आहेत ह्याप्रमाणे हे त्या रत्नादिकांच्या कोटाविषयीचे सामान्य वर्णन मी तुला सांगितले पहिल्या कोटापेक्षा दुसरा कोट लक्षपट तेथे राहतात उंच शिखरे असलेली अमरावती नगरी या द्वीच्या पूर्वेकडे आहे ती अनेक उपवनांनी सुशोभित असून तेथे महेंद्र राहतो स्वर्ग लोकामध्ये जेवढी स्वर्गशोभा आहे त्याच्यापेक्षा हजारपट अधिक नगराची इंद्रा नगर हैची ही स्वर्गस्थ अग्नि नगरा प्रमाण अग्निशे अग्नि नगरी है स्वाधा सह आपले वाहन आणि भूषणे घेऊन आपल्या गणांसह तो अग्नि असतो या द् नैऋत्य दिशेमध्ये राक्षसांच्या नगरीत राक्षसांसह तो खडग धारण करणारा तेजस्वी निवृत्ती आपल्या शक्तीसह राहतो पश्चिम दिशेकडे पाश धारण करणारा प्रतापी महामत्स्यावर बसलेला मागधी आणि मधु या नावाचे मध्यप्राशन करणारा वरुण राजा आपल्या शक्ती आणि यादोगण वायव्य दिशेकडे वायू लोक आहे ज्याच्या हातात ध्वज आहे आणि ज्याचे नेत्र विशाल आहेत जो मृगरूपी वाहनावर आरूढ झालेला आहे असा वायू मरुद गण आणि स्वशक्ती यासह राहतो उत्तर दिशेकडे यक्षांचा लोक आहे तेथे वृद्धी रुद्धी शक्तींसह आणि पद्मादि नवनिधींसह तो श्रीमान कुबेर राहतो तो आपल्या मणिभद्र पूर्णभद्र मणिमान मणिकंधर मणिभूष मणिस्रग्वी आणि मणिकार्कधारक या यज्ञ सेनापतीसह राहतो ईशान्य दिशेकडे अमूल्य रत्न खचित आणि मोठा असा रुद्रलोक आहे त्याचा अधिपती तो, तो भगवान रुद्र आहे रागी ज्याचे नेत्र अति तेजस्वी आहेत ज्याने पाठीवर बाता बांधला आहे चमकणारे धनुष्य ज्याच्या डाव्या हातात आहे आणि अशा अनेक धनुर्धर योद्ध्यांसह तो भगवान रुद्र तेथील अधिदेवता आहे त्याच्या सभोवती त्याच्यासारखेच अनेक रुद्र असतात त्यांच्या हातात शूलासारखी अनेक श्रेष्ठ आयुधे असतात त्यांची तोंडे अकराळ विक्राळ असून त्यातून अग्नी बाहेर पडत असतो त्यापैकी मस्त असे त्यांचे उग्रिक्षात फिरणारे भूमीवर फिरणारे इत्यादी रुद्राध्यात जे गण सांगितलेले आहेत ते सर्व तेथे असतात त्याचप्रमाणे कोटी रुद्राणी भद्रकाली इत्यादी मातृका अनेक शक्तींसह डामर यां गणांनी युक्त तो भगवान रुद्र वीर वीरभद्रादिकांसह तेथे राहतो जो मुंडांचा माळा धारण करणारा ज्याच्या अंगावर नागांची व्यषणे आहेत ज्याचा कंठही नागांनी पोषित आहे ज्याने व्याघ्रचर्म परिधान केले आहे गजचर्माचे ज्याने उत्तरीय वस्त्र केले आहे चिताभस्माने ज्याचे अंग लिप्त आहे प्रमथादी पार्श्वद ज्याच्या स्वभाव आहेत डमरूच्या ध्वनी दाही दिशा बधीर केल्या आहेत हसाने आणि आसफुट शब्दाने अंतरिक्ष हलवले आहे जो भूत भूतसमुदायामध्ये प्रविष्ट झालेला आणि भूतांमध्येच वास करणारा असा आहे तो भगवान ईशाने महेश्वर ईशान्य दिशेचा स्वामी आहे अध्याय दहावा समाप्त